किंवा आपापसात आप चर्चा करताना कुठं तरी काहीतरी किंमत येण्याची शक्यता त्याला असं म्हण असं म्हणतात कि काय म्हणाटिसिपेटरी नाही तरी म्हणाल अँटिसिपेट करायचं अशी शंका होणे शक्य आहे अंतिश शक्यता आधीच दूर करून द्यायची किंवा ते कॉन्ट्रॅक्ट बिलमध्ये कॉल असतो काय म्हणतात तर कॉल त्याला प्री एम टीव असं म्हणतात कॉन्ट्रॅक्ट बीज खेळणारी असं म्हणतात आणि प्रीएमट्यू शब्दाचा अर्थ असा आहे की माझ्याकडे समजा हार्टचा एकही पान नाही तरी मी एकदम तीन हार्टचा कॉल देतो हार्टचा एकही पान नाही बसवा पत्ता नाही माझ्याकडे तरी मी तीन हार्टचा कॉल देतो काय समोरचा माणूस बिचकतो ह्याच्याकडे हार्टचे सात पान आहे तो असा विचार करतो की ह्याच्याकडे उरलेली सहा असली नाही म्हणून त्याला बिचकवायचं काम काय झालेलं असत त्या माझ्या बीडनी त्याला बिचकवायचं काम केलं हे पत्त्याचं खेळ आहे आता इथे माहीत नसतील दुध खेळले नसतील दुर्दैवी असत असं काम होत मी खेळलो त्या अर्थी मी सुदैव असतो हेच शकता तुमचे आता होत आहे गेलं त्याला प्रेम देऊन पुढची व्यवस्था पुढच काहीतरी लक्षात घेऊन आधीच त्याची व्यवस्था केलेलं असण पुढचं लक्षात घेऊन आधीच व्यवस्था केलेली असणं त्याने हा कॉल देईल तो त्याला बंद करायचा म्हणून आपणच कॉल देऊन ठेवलेला असावा अशा पद्धतीने त्याचा डाव विस्कटून लावावा हे त्याच्यात सदिच्छा असते त्याच्या इकडे आहे की आधीच पुढच्या येणाऱ्या ज्या शंका आहेत त्या पुढच्या येणाऱ्या शंका आपणच आधी घ्यायच्या आणि त्या शंका पुन्हा कधी देणार नाही तसा बंदोबस्त करून ठेवायचा यासाठी त्यांच्यावर आता एक आपण अभ्यासाचं उदाहरण घेऊया त्या अभ्यासाचं उदाहरण घेतलं की आपल्याला जास्त चांगलं आहे एकच उदाहरण घेऊन जाऊ सर्वांच्या परिचयाच आहे तिने सांगायच्या वेळेला आणि एकटाच असावा तर त्याची काही आठ ना आत्मधी थोडी सामुग्री तयार लागते अभ्यासाला आता भय नावाची गोष्ट एक आत्म तयार लागते एक दुसरं प्रकाश अंधुक असला पाहिजे ही एक अध्यासाची सामुग्री आहे आणि अशा सामुग्रीटच पाहिजे आतमध्ये भय पाहिजे आणि प्रकाश अपूर्ण पाहिजे एवढी सामुग्री असेल तर रस्त्याने एकटे चालताना एका झाडाचा खोड असतं त्या झाडाच्या खोडाच्या एवढी एक प्रचंड राक्षस किंवा भूत आपल्याला दिसायला लागतो म्हणतात ते जे भूत किंवा राक्षस आहे ते भूत किंवा राक्षस अत्यस्त आहे झाडाचा खोड आहे अधिष्ठान आहे आणि मी म्हणजे परमात्याला झाडाच्या खोडावरती अध्यास होऊन राक्षस दिसला आता हे एक कायमचं उदाहरण कशासाठी अध्यास हे कायमचं उदाहरण आहे आता याच्यामध्ये शंका अशी येते की झाडाचं जे खोड आहे ते सावयव आहे झाडाचा खोड कसा आहे सावयव आहे पण राक्षस असतो आपण पूर्वी केव्हा तरी कुठतरी पाहिलेला म्हणजे न पाहिलेला कुणी राक्षस पाहिला कुणी राक्षस पाहिलेलं नाही फक्त राक्षसाचं चित्र पाहिलेलं दूध कोणी पाहिलंय थे कुणी पाहिलेलं नाही पण त्याचं एक काहीतरी कल्पना मनामध्ये करून ठेवली तर थे तरी असतात तर राक्षस सावयव आहे आणि ते झाडाचा खोड सुद्धा सावयव आहे अवयव सहित असतं त्याला म्हणतात सावयव आता एका सावयव पदार्थावरती दुसरा सावयव पदार्थाचा अध्यास होणं एक वेळ ठीक आहे ब्रह्म कसा आहे निरवय मग निरवयव ब्रह्मावरती सावयव जगाचा अभ्यास कसा होईल असा प्रश्न मनात येईल आणि तसा किंतूच आला तर ताबडतोब त्याचं उत्तर देता आला पाहिजे ज्याप्रमाणे आकाश निरवय वाच खरा पण निरवय वाचलेल्या आकाशावरती नीलतेचा अभ्यास होतो निळ्या रंगाचा अध्यास होतो जर निरवय आकाशावरती आकाश निरवय असं शास्त्र आहे आकाशाला आवळ नाही म्हणून निरवय आकाशावर जर मी जर त्याचा अभ्यास होत असेल तर ध्रमांवरती जगताचा अभ्यास व्हायला हरकत नाही आता पटवून घ्यायला सुरुवात झाली पटवून घ्यायला सुरुवात झाली आणि हे सगळं स्वतःच्या गळ्यात बांधून घ्यायचंय आणि स्वतःच्या गळ्यात का बांधून घ्यायचंय जगताकडे त्या दृष्टीने बघता यावं म्हणून बांधून घ्यायचंय आणि अशी एकदा गोष्टी तयार झाली की जगत अध्यस्थ आहे जगत अध्यस्थ असतं ते स्वतः सलक्षण अनिवर्चनी असत मिथ्या असत बाईक असत म्हणून त्याची आसक्ती ठेवण्यात अर्थ नाही म्हणून ते वैराग्याची पूर्वतयारी आहे वैराग्य आहेत विवेक नाही असं जर झालं असा तथाकथित विरक्त सगळ्या आपल्या वैराग्याचा राग जगावर काढल्याशिवाय समर्थांचं म्हणणं आहे विरक्त वैराग्य हे पिसे त्यांचा एकांडन पिसे का हेकांडन पिसे एक कारण आहे विवेक आत जागा नाही विवेक आत जागा नसल्यामुळे मीच पत्करलेल्या वैराग्यमुळे मलाच काही भोगायला मिळत नाही तुम्ही सगळं भोगता म्हणून तुमच्यावर संताप म्हणून विरक्त आहे आणि संतप्त आहे की समजावं तो नक्की विरक्त म्हणजे वेळ एक युक्त हे आणखी पत्कारलेलं नाही त्याच्यावरून आपल्याला अंदाज करता येईल दुसऱ्याचे दोष काढणं बरं आपण तेही होत नाही आपण काय होतो दुसऱ्याची तपासणी करण्याची यंत्र एवढंच आपलं एक मेंदू तयारून जातो आणि अशा तऱ्हे जो मेंदू तयार अशी इथे कल्पना अपने गड़ात बंदून घाय लक्ष पटवन घाय शिनी पटवन घावी सी घटपट चल तो इतने खोड़ा एक पदार्थ है भूत हा सु है, है पदार्थ है आत्मा पदार्थ नहीं देह कसा है पदार्थ है ब्रह्म पदार्थ नहीं आणि जग पदार पदार पदार एक पदार्थ आहे मग दोन पदार्थ असले तर पुन्हा सगळं द्यायचं फक्त भाषा काय मगाशी सावयव म्हटलं निरोवयव म्हंटल आता काय म्हंटल पदार्थ म्हंटल वास्तविक पदार्थ असतो तो, तो सावय असलाच पाहिजे निरोवय पदार्थ कसा असेल निरोयो पदार्थ कसा असेल पण तरी सुद्धा पुन्हा पुन्हा तेच तेच पटवून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या मांडणींनी पुन्हा तेच पटवून घ्यायचंय वेगळं काही पटवून घ्यायचं सगळी सक्ती स्वतःवरती करून घ्यायची एक जागा अशी येणार आहे की हो बाबा तुमचं म्हणणं पाणी असं एकदा ती एकदा जागा आली पाहिजे त्या जागेवर आढळलं राहिलं पाहिजे हे मात्र आपलं काम आहे पुन्हा त्या बाबतीत चंका घ्यायची नाही आता झाडाचं खोड आहे आणि त्याच्यावर एक माणूस दिसतो म्हणून राक्षस दिसतो त्याची कुठेतरी सारखं कोण आहे त्याला एक झाडाला उंची आहे त्या माणसाला उंची असते त्या झाडाला काही जाडी आहे तो जो माणूस दिसतो त्याच्यावर त्यालाही एक जाडी असते तो उंचीच त्याला हाताला त्या झाडाला काय हात पाय असल्यासारख्या असतात फांद्या असल्यामुळे माणसाला एका फांद्या असल्याप्रमाणे हात पाय असतात उलटा पर्ट गोंधळा झाडाला जशा फांद्या तसे माणसाला हात झाडाला जसे फांद्या तसे माणसाला पाय अशा पद्धती दोनात कुठंतरी साधर्म्य आहे आणि साधर्म असल्यामुळे अत्या आहे पण ब्रह्म आणि जग त्याच्यात कुठलंही साधन आहे मग ब्रह्मावर जगाचा अध्यास कसा होईल किंवा आत्म्या औषधाचा अध्यास कसा होईल आता त्याच उत्तर आपल्यावर दे एक पूर्ण उज किंवा गरज आमदार असेल त्याचं उत्तरही आहे उत्तर कसं द्यायचं तर त्याच्यावरती एकेका प्रश्नाचं उत्तर आहे अशा सारखेपणाची अभ्यासाला गरज आहे असं कोड आणि राक्षस यात काहीतरी सारखेपणा सारखेपणाची अद्यासाला गरज आहे असं नाही वाचता वाचता अनेकांची दखलच होती कि जे अक्षर तिथे नाही ते अक्षर वाचतात की देऊ दोन अक्षरांच काही साम्य नसतं दोन अक्षरांचा अजिबात साम्य नसतरी सुद्धा मी असं कसं वाचलं मला समजत नाही नंतर म्हणतो मी असं कसं वाचलं तू तसं वाचल असताना कोण काय करणार पण त्याचं वाचन असतं एवढी गोष्ट जे अक्षर त्यात नसतं ते एवढं अक्षर वाचत आम्ही वाचतो आणि ते अक्षर बदलल्यामुळे एकदम शब्दच बदलून शब्द बदलला की पत्राचा अर्थ बदलतो पत्राचा अर्थ बदलला की इकडे सगळं आतमध्ये बदलतं आणि इतका सगळा दोन दळ झाल्यानंतर पुन्हा जेव्हा आम्ही पत्र वाचतो तेव्हा कळतं आणि ते अक्षर त्या शब्दात नव्हतं मग मी ते वाचलं कस आता तुम्ही उपयोग काय वाचलं खरं आता याचा अर्थ का तुम्हाला अभ्यास झालेला मग तिथे जसा अभ्यास होऊ शकतो तसंच कोणतंही साधारण नसताना दोन अक्षरांचा अभ्यास होऊ शकतो तर कोणतंही साधारण असताना ब्रह्म आणि जग अभ्यास होऊ शकतो आता किती टाणत गेलं ते ब्रह्म कुठे ते जग कुठे हे अक्षर कुठे दोन टाळत सुद्धा शेवटी काय करायचं आहे हे लक्षात ठेवायचं शेवटी हे काय करायचंय पटवून घ्यायचंय एक ना एक गोष्ट पटवून घेतल्याशिवाय आम्हाला जगाकडे त्या दृष्टीने पाहता येत नाही आणि जगाकडे त्या दृष्टीने पाहणार पूर्ण किंवा घड आमदार असेल तर खोडाऐजेड म्हणून दिसणार नाही पूर्ण असला तर खोडच दिसेल पूर्ण असेल तर काही दिसणार नाही खोडही दिसणार नाही आणि दूधही आता इथे कसा आहे ब्रह्माच्या ठिकाणी पूर्ण ज्ञान आहे आणि जगताच्या ठिकाणी अचेतन असल्यामुळे पूर्ण अज्ञान आहे अचेतन जे जे अचेतन असत तेथे ज्ञान नसतं मग ज्ञानरूप ब्रह्मावरती अचेतन जगताचा अभ्यास कसा झाला त्याचं एकच कारण आहे की ब्रह्म स्वसंवेद्य असतं ते स्वसंवेद्यत्व त्याचं कळत ब्रह्माचं स्वसंवेद्यत्व कळत नाही विचार है आत्म्या स्वयंप्रकाशत्व कहत नहीं आत्मा जो है तो आत्मा कसा है स्वयं प्रकाश है तो ज्ञानरूप है आत्मा ज्ञानरूप है तो मी है महत्व नत्म का देहा आत्म्या अभ्यास जन्मोजन्मी आम अभ्यास कर जन्मोजन्मी हा अभ्यास कर वास्तु एक आत्मा कसा है ध्वनी भिन्नत्व आहे आत्मा स्वयंप्रकाश आहे पण देह अचेत नाही पण आत्मा स्वयंप्रकाश आपण कळत नाही अज्ञान आहे ते अज्ञान निवृत्त झालं की आपल्याला कळेल की आत्म्यावर देहाचा अभ्यास झाले नाही आत्मा अविद्या कशी आहे अज्ञान कसं आहे अज्ञान अनाआधी आहे आणि असं अनादे अज्ञान गेलं आता इथे उत्तरात बदल झालाय उत्तरात बदल कसा झाला आतापर्यंत ठीकठाक चाललं इथे उत्तरात बदल करावा लागला की आत्मा स्वयंप्रकाश आहे कळत नाही ते कळायला लागलं की मग आत्म्यावरती देहाचा अध्यास कसा होतो हे समजलेलं तो पर्यंत समजणार नाही म्हणजे उत्तर आला समजणार नाही इथपर्यंत घरी आली आणि समजणार नाही तर मग कसं समजून घ्यायचं नाही तरी सुद्धा ते आहे असं असं असंच म्हणायचं त्याला दुसरा काही पर्याय नाही ज्याने पूर्वी माणूस पाहिला त्यालाच खोडाच्या जागी माणूस दिसेल समजा एखाद्या माणूसच पाहिला नसेल तर शंका घेण्याला काय काहीच अडचण शंका घेण्याला काय अडचण आता याचा स्पष्टीकरण असं आहे की पूर्वीचा संस्कार जो मोडासाठी आवश्यक आहे खरं आहे पूर्वीचा संस्कार पण अनंत जन्म आम्ही असेच अभ्यास करून घेत आलो देहाचा अभ्यास आनंद जन्म करून घेत राहिलो आणि तो तो संस्कार तो संस्कार जागा असल्यामुळे ह्याही जन्मात आपण अभ्यास करतो म्हणून अनादि आहे अनादि आहे आता ह्या जन्मामध्ये समजवून घ्या मी ब्रह्म आहे आणि मी ब्रह्म असं समजावून घेतलो की तुमच्या अभ्यासाची निवृत्ती होत कारण फक्त ब्रह्मच आहे जग सतवी लक्षण आणि आहे असं समजवून घ्या की जग दसतान सुध् ब्रह्म है खटपटी की बाब है खटपटी बाब थोड़ी समझु सत्य हम थोड़ा निवाड़ा करता एक ब्रह्म सदरूप है चित्रूप है सदरूपा थोड़ा इतना विचार करू वस्तु दसू सुन निर्णय कसा करता है, है निर्णय कसा करता ब्रह्म दिशत न सत्य कस है बगता मैं घर बढ़ते जो भाग आहे सच्छानांचा सत भाग आहे त्या सतचा आपण विचार करूया की त्याला आढळून पुष्कळातल्या गोष्टी विचार करत आता त्याच्या अगोदर काही समस्या ठेवतो तुमच्यासमोर समस्या समोर तर रामदास स्वामी जीवनमुक्त होते यात काही शंका ज्ञानेश्वर महाराज जीवनमुक्त होते यात शंका नाही अजिबात शंका नाही एकनाथ महाराज जीवनमुक्त होते तुकाराम महाराज जीवनमुक्त होते सगळे जीवनमुक्त जेव्हा व्यवहार करत असत त्या व्यवहार काळी व्यवहार करताना त्यांना जे व्यावहारिक पदार्थ दिसत असत ते दिसत असत का दिसत नसत का ब्रह्मस दिसत असे एक एक विचार करायला लागलो म्हणजे आपल्याला नेमकं मी काय पद्धतीने माझी मनोरचना तयार करून घेतली पाहिजे ते आपल्याला कळत काही कल्पना का एक असं घर आहे आणि चार फूट उंचीचा दरवाजा फक्त चार फोट ज्ञानेश्वर महाराजांची उंची पाच फोट आहे त्या दरवाज्यातून हात येताना ते वाकून येतील का तसेच येतील का प्रश्न विचारतो ते कळे वाकून येतील तसेच येतील का, तसे का दरवाजा ब्रह्मरूप आहे शरीर ब्रम्हूप आहे आणि शरीर दरवाजा दोन्ही ब्रम्हूप आल्यामुळे असल्यामुळे तसंच तरी स्वतः चालणार आहे असा विचार करतील का वाकून येतील नक्की म्हणजे त्यांना उमरा आणि वरच दरवाज्याचे काठ दिसला की नाही मग काठ दिसला का ब्रह्म दिसलं दरवाज्याची उंची दिसली का ब्रह्म दिसले आता अडचण कुठे धरला घनदाट हरि दिसे आता ज्ञानेश्वर महाराज शरीर हरिरूप दरवाजा हरिरूप दृष्टी हरिरूप मैं एक हरी दुसर हरीतु या तो हरकत है एक हरी दुसै हरकत का एक हरी दुसर हरीतुन चल नहीं अर्थिक ज्ञानेश्वर महाराज सुधा तीन पांच फूट उच्ची जी चौकट दिशा अपन चौकटीत वाकईशिव जर नहीं कहते चौकट आन सुधा दसत भरला जाना हरी दस आसा निश्चय आए तो कसा तो निश्चय कसा झाला असेल विचार करत गेलो की आपल्याला जो या ह्या ब्रम्हज्ञानासंबंधी आमच्या मनातच्या काही विचित्र कल्पना असतात त्या सगळ्याच्या सगळ्या कल्पना निघून झाल्या मदत होतात दुसरा नेहमी दोषांतो गॅस आहे तवा ठेवलेला तव्यावरती भाकरी ठेवलेली भाकरी ब्रह्मरूप तवा ब्रम्हूप खाणारा ब्रम्मरूप काय खावं ज्ञानेश्वर महाराजांनी खाव तवा खावा वर का भाकरी खावी का थव्या सगळ्या भाकरी खावी आता याच उत्तर फार सोपं आहे ते तवाखाना इथे नक्की आहे ते भाकरीच खाणार आणि तवा चटका बसेल म्हणून वरचवर वर भाकरी काढणार तवा उतरण्यासाठी चिंता वापरणार इतकं सगळं जर ते करणार असतील तर भवला घाणं आता अरितश काय हे सगळं आम्ही समजून घ्यायचं तर समर्थना धबा धबावा तोयाळे त्यांची कविता आहे शिवथळे गडी पाणी दिसत होत की नाही दिसत होत धबावा आवाज येत होता की नाही येत होता काय कुठून आलं ते ब्रह्म काय तो हे ब्र आवाज येतो तो हे ब्रह्म समर्थ हे ब्रह्म मग नुसतंच ब्रह्म आदळ्या असं का म्हणत नाहीत अचार करायला गेलो तर नेमका भरला जाणवता आता म्हणजे काय रिता ठावा या रागावी वेळ नाही असं समर्थ म्हणतात म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे दृष्टीने ते बघतात आणि ही दृष्टी आम्ही समजून घेतली तर आम्हाला त्या दृष्टीने बघता येईल आणि त्या दृष्टीने बघता आलं त्या अध्यास भाष्य आमचं आमचं जगलं त्या अध्यास भाष्य आम्हाला साध्य झालं दृष्टी विकसित करण्याचं काम याला साधना म्हणतात याला साधना म्हणतात आणि जो पण अशी साधना आम्हाला विकसित करता येत नाही तोपर्यंत शेवटपर्यंत मला वाटत राहणार की ज्या अर्थी चोख दिसतोय मला त्या अर्थी अजून जे साधायला पाहिजे ते साधलेलं नाही काय दिसलं पाहिजे मला खाणी दिसलं पाहिजे घनदाट पडलेला ते सगळं दिसले ते कोणत्या दृष्टीने बघतात ती दृष्टी आम्ही विकसित केली पाहिजे ती दृष्टी कशी विकसित करायची हा एक विचार आहे ब्रह्म दिसत नाही याबद्दल निर्देविवाद गोष्ट आहे कारण ज्या रूप नसतो ते दिसत नाही सिद्धांत आहे ब्रह्मरूप आहे म्हणून ते कधीही नाही मग तरी ते बघायचं कसं म्हणून आता याचा अर्थ असा आहे की हे बडाळ ब्रह्मावरती अध्यस्त आहे हे पुस्तक ब्रह्मावरती अध्यस्थ आहे हरुमाल ब्रह्मावरती अध्यस्थ हे शाल अध्य शाल अध्य किती अध्यस्त पदार्थ झाले साधव अध्यस्त आणि हे बसलेले ते सुद्धा शरीराच्या दृष्टीने कसे आहेत अध्यक्ष आता इतके सगळे अध्यस्त पदार्थांची आली आता यातून हरी कसा बघायचा आपलं चिंतन काय चाललंय अध्यष्ठान या बद्दल अध्यास भाष्याच्या संदर्भात चाललंय आणि एकदा ह्या दृष्टीचा विकास झाला आणि ह्या दृष्टीने जगाकडे बाहेर शिकल आपण काम झालेलं आता ब्रह्म सतरूप चित्रूप आनंद अद्यस्त पदार्थ जेना अस्थि भाती घड़ा अस्थि ब्रह्म सत्ता एक अस्थि गेल दुसर अस्थि आस्थि गुस्तक है पुस्तक बाजूला काटल ब्रह्मला हम अस्तित्व गेल हस्तित्व है ह्या दोन अस्तित्व वेगळे आहेत का फक्त अस्तित्व एक अस्तित्व नावाचं तत्व एक आहे सत नावाचं तत्व एक आहे अस्थिचे पदार्थ कितीतरी आहे अस्थि या नावाने ओळखणे जाणारे लाखो पदार्थ असले तरी त्याच्या मागे सत मात्र एकच आहे आणि ही दृष्टी जर आम्ही विकसित केली तर जे जे अस्थि मला दिसत त्याच्या माझ्या मागे सत आहे आणि ते ब्रह्म आहे ते मी आहे अशा पद्धतीने विकास केलं गेलो को पदार्थ दरी सुधा तो पदार्थ है अस्थिर रूपाने अस्थिरूपाने का पदार्थ जरी बाजूलास्थिर रूपाने दुसरा पदार्थ है अस्थिरूपाने तीसरा पदार्थ है अस्थिरूपाने शेकड़ो हजारों नाम रूपात्मक पदार्थ है अस्थि जे है तो प्रत्येक अस्थि पाठीमागे एक तत्व है ज्यादा सत्य अबाधित अबाधित अबाधित है अशा दृष्टीने घड्याळाकडे जे बघतात घड्याळ्याच अस्तित्व जे आहे त्या अस्तित्वाच्या पाठीमागे सत आहे अशा दृष्टीने जे बघतात त्यांच्या दृष्टीने भरू लागणं दाट आता घड्याळ दिसणार आहे त्यांना किती वाजलेच हे त्यांना कळणार आहे तो काल तयार येत त्याचा अहम काल तयार येतात हे त्यांना ठाऊक आहे तरी सुद्धा नऊ वाजून चाळीस मिनिटं झालेत असे त्यांना कळणार आहे काळम काल त्र्या तिथे म्हणून बांधली किती आहे कळणार नाही मोठे गोंधळ या बाबतीत आहे आणि हे सगळे गोंधळ आम्ही बाजूला केल्याशिवाय नेमकेपणाने काय मला काय बघायचं हे मला कळणार आणि एकदा ते बघायचं कसं हे कळलं की बघण्याची युक्ती कळली आणि बघण्याची युक्ती कळणं हे साधारण आहे आणि भक्तिशास्त्राने म्हणतात सगळं बघा सगळीकडे हरी बघा तेव्हा सगळीकडे उठ्ठल बघा सगळीकडे राम बघा आता हे घड्याळाच्या मागे राम आहे पुस्तकाच्या मागे राम आहे आता राम म्हणणं काय आणि काही फरक नाही फक्त शब्दांचा फरक गेली व्यक्तींची तो फरक नाही एवढं लक्षात ठेवलं तर त्याच्या सतवरती प्रेम आहे भक्ती आणि सत मी आहे म्हणलं की ज्ञान सत्वती प्रेम आहे असं म्हटलं की लगेच भक्ती आली आणि सत आहे असं म्हटलं की ना यात काय भांडणं वाद काय यात काही वाद नाही आणि अशा दृष्टीने नामरूपात्मक जगताकडे पाहणं आणि त्या नामरूपात्मक जगताला बाधित करणं आता वाद शब्दाचा अर्थ असा आहे वाद शब्द घड्याळा वाद केला तरी घड्याळ्याच्या पाठीमागचं तत्व सत्नावाचं रूपये मात्र अबाधित आहे पुस्तकाचा वाद केला सतना अबाधित है जो अबाधित जिकत नजर है अबाधित नजर कभी विस्कटू सा कशा कशाने सग विस्कटुन जता का विस्कटत घड़ है कि विस्कटल घड़ सत्यत् बगित सत्यत् बगित विस्कटलं आणि असं सतत विस्कटत राहणं हे प्रापंचकाच खास लक्षण आहे घरी बसलेली विस्कटत राहणं हे प्रापंचकाच लक्षण आहे बसलेली घडी आधी मजबूत करणं हे साधकाचं लक्षण आहे आणि घडी नावाचे पदार्थच अस्तित्वात नाही हे जीवनमुक्त्याच लक्षण आहे त्याच्यासाठी घडी काम संपल्यानंतर घडी खेळायला पाहिजे असं घड्या बसवून घेणं हे साधकाचं काम बसवलेल्या घड्या मोडणं प्रपंचल्याग होता सी का घ नहीं जीवन मुक्ता अकाज घी संबंधी तीन गोषी आप जी ससवाद है जो अध्यासवादात साधली अध्यासवादात हि निर्मित साधली पाजी प्रत्येक पदार्थ अध्यस्थ है ज्याला ज्याला ज्याला रूप है आणि त्या अध्यक्षामागे अधिष्ठानाची सत्ता आहे ते त्रिकाला बाधित आहे आणि ती असलेली सत्ता मी आहे ते मी आहे एवढं जर विसरलो तर पुन्हा सगळं मुसळ केला असं कधी मुसळ केव्हा जाऊन चालत नाही ते जे सत्ता आहे ते मी आहे त्या दृष्टीने या अध्यासवादाचा आपल्याला विचार करायचा आणि ह्या दृष्टीने विचार केला त्याच्यावर जे आक्षेप आहेत ते आक्षेप अपन कटून खेते थे आता का सामत ये सगे आक्षेपा जी उत्तर दिल है ती आक्षेपा उत्तर पटना थार तार तय होना है ज्यादा भ्रम वाइच वस्तु समोर पे का अनेक शंका जी है एक आखी एक शंका है कि है समोर झाडाचा कोर समोर असल्यामुळे त्याच्यावरती भूत दिसलं आता ब्रह्म समोर कुठे आत्माही समोर नाही ब्रह्मही समोर नाही मग समोर असल्याशिवाय अभ्यास होत नाही मग ब्रह्म समोर नसताना ब्रह्मावर येण्याचा अभ्यास होईल कसा आता त्याच उत्तर आहे जेव्हा आरशामध्ये मी माझा चेहरा पाहतो तेव्हा खरंच समोर असतो का चेहरा समोर असतो का आरशामध्ये मी माझा चेहरा जेव्हा बघतो तेव्हा असतो का चेहऱ्यासमोर असतो आरशा समोर आरशात जो चेहरा दिसतो तो खरंच असतो तरी का तो खरंच असतो तरी का का भ्रम आहे मग भ्रम आहे आता असा जो भ्रम आरशाच्या संदर्भात होऊ शकतो वास्तविक जो चेहरा नाहीच तो आरशात जसा दिसू शकतो वास्तविक जो चेहरा नाही तो मला आरशामध्ये दिसू शकतो ज्याप्रमाणे आणि त्याचप्रमाणे समोर जरी ब्रह्म नसलं तरी त्याच्यावर जग दिसू शकत आत्मा समोर नसला तरी त्याच्यावर मला देह दिसू शकतो आत्मा समोर नसला तरी समोरच्या माणसाचं देह दिसू शकतात आणि ते देह सगळे नामरूपात्मक असल्यामुळे समोर जमोरचे सगळे देह नामरूपात्मक असल्यामुळे अध्यस्थ आहेत माझा देह फक्त सत्य आहे अशी जो पण भूमिका आहे तो पण साधकाचं साधन संपलेलं आहे असं समजायला हरकत नाही जसं माझं शरीर अध्यस्थ आहे तसं समोरच्या शरीर अध्यस्थ आहे माझा आत्मा अधिष्ठान आहे समोरच्या आत्मा अधिष्ठान आहे समोह चांच आत्मा नावाच प्रकरण उपलब्ध नहीं आत्मा व्यापक है जी सर्वत्र सदा समी घसून घाय ब्रम्मसूत्र अभ्यास ने कराए घसेपर्यत पटवन घव कोणत्याच इंद्रात दिसणार नाही कारण दिसाव्यात काही नाही तरी प्रकाशाच्या खेळामुळे ते आकाश नावाचं आकाश नावाचं अस्तित्वात आकाश नळ का दिसत प्रकाशाचा विशिष्ट खेळ चालतो त्या प्रकाशाचा विशिष्ट खेळ चालल्यामुळे ते आकाशनळ आहे असं वाटतं त्याप्रमाणे अविद्येचा खेळ चालल्यामुळे हे जग जसा प्रकाशाच्या खेळामुळे आकाश दिसत तसं अविद्येच्या अज्ञानाच्या खेळामुळे जग दिसायला तो अज्ञानाचा खेळ थांबल तो जग दिसायचं दिसायचं नाही बंद होणार मग असाच विषय आला जग दिसायचं बंद होणार नाही ते तस दिसणार आहे आणि हे निर्णय झालेला नसल्यानं काय होणार नाही आधी ठाऊक पाहिजे आणि काय होणार नाही जर ठाऊक नसेल तर ते होणारच नाही होण्याची वाट बदलत असतो आम्ही जे होणारच नाही ते होण्याची वाट बघितल्यानंतर एकीक वेळा निराशे होऊन जाते अजूनपर्यंत मला जग दिसावंच लागतं आणि संतान जग दिसत नव्हतं मला जग दिसत आहेत म्हणजे अजून मला काही साधलेलं नाही असं काय होतं नक्की काय होणार आहेत काय होणार नाही याचा निवाडा झालेला नाही आणि असा निवाडा झालेला नसल्यामुळे जग दिसतच राहते ज्या अर्थी त्या अर्थी माझून अजून काही साधलेलं नाही मग डोळे कच्च घ्या म्हणजे जग मी त्या संदर्भात एक नेहमी कायमचा विचारला जाणारा प्रश्न आहे की असं काय आहे की ते डोळे मिटल्यानंतर येत आणि उघडल्यानंतर जात तुमच्या डोळ्यांच्या उघड झापतेवर जर ब्रम्माचं अस्तित्व अवलंबून असेल तर अशा ब्रह्माचा अभ्यास करण्यासाठी काय जरूर साधूकरीत आहे म्हणून आम्ही डोळे झाकले काय आणि आम्ही उघडले काय ते ब्रह्माच्या अस्तित्वाचा किंवा नास्तित्वाचा काहीही संबंध नाही म्हणून डोळे झाकून ब्रह्मज्ञान होत नाही तर शेवटी तर होईल की नाही कायमचे झाकू तेव्हा तेव्हाही होण्याची व्यवस्था नाही रोज झोपे दो डोळे झाकतो तेव्हाही होण्याची व्यवस्था नाही म्हणून डोळे झाकून ब्रम्हज्ञान होत असं नाही आणि डोळे उघडल्यामुळे विस्कटत असही नाही उलट आहे की डोळे उघडे असताना निदान एवढंच दिसतो दिसेल फक्त डोळे बंद केल्यावर काय काय दिसेल केव्हा केव्हा दिसेल भूतकाळातलं भविष्य काळात असावं तेही दिसत जे होऊन गेलं तेही दिसत फक्त समोरच दिसायच बय श्रेयस्कर यातलं श्रेयस्कर काय आता तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर उघडे डोळे ठेवून साधन करणं श्रेयस्कर आहे डोळे उघडे ठेवून साधन करणं श्रेयस्कर आहे म्हणजे दिसणारा प्रत्येक पदार्थ नामरूपात्मक आहे तो अध्यक्ष आहे त्याच्या पाठीमागे अधिष्ठान बे सत्य आहे अशा पद्धतीने भिर्घुरणाऱ्या नजरेमध्ये सुद्धा साधनाची व्यवस्था आहे आणि अशी भिरघुरणारी नजर आहे तिने जी साधना होती ती साधना कदाचित जास्त असेल कदाचित जास्त कारण असं वादाचा विषय आपल्याला करायचा नाही बंद करून बसतात काय दोनगुन करून साधना जे होते त्याचं काय त्याला साधनानं निश्चित मूल्य आहे त्या साधनाचं मूल्य कोणतं जर डोळे बंद केले असतील त्या बंद करण्याच्या निमित्ताने चित्तवृत्ती आवरल्या असतील बाहेर पांडणारी चित्तवृत्ती अंतर्मुख झाली आणि अंतर्भूत झाल्यामुळे सोयम साधना जो नीड झाली सोयम साधना नीड झाल्यामुळे अहम जर सहामध्ये विलीन झाला तर डोळे झाकण्याचं सार्थक झालं मग तेही एक साधना पद्धती आहे आणि त्या साधना पद्धतीचा हेतू आहे ति जो आत्मा आत्मा आत्मा असा रोज सांगितला जातो तो आहे नक्की असा दिवसाचं निदान एक दोन चार क्षण तरी अनुभव दोन चार क्षण त्याला आत्मवारी असं म्हणतात आत्मवारी जशी एक पंडल गुरुची वारी आहे तीर्थक्षेत्रांची आत्मवारी आहे ते आत्मवारी करणं हे उद्दिष्ट आहे ध्यानाचं उद्दिष्ट ते आहे दोन सेकंद पाच सेकंद कि जो आत्मनावाचा बदल सतत आहे सांगितला तो आहे एवढा रोज एक आहे दिलासा रोज एक खात्री हे पदार्थ आहे यापेक्षा त्यातून जास्त काही साधत नाही हे जर लक्षात राहिलं तर त्याचंही मूल्य हे नक्की आहे पण डोळे झाकून साधना करणं हे काही कायमची साधना पद्धती होऊ शकत नाही कारण जास्तीत जास्त वेळ जागृतीत आमचा वेळ सोळा तास जागृतीतले आठ तास झोप्याचे आहेत कशा साधना करणार जागृतीतली साधना केली तर ती सतत साधना होत राहणार आहे आणि अखंड साधना करायची असत जागृतीचं साधना केली जाते आणि जागृतीतल्या साधनाचं स्वरूपच आहे की समोर जे दिसत आहे त्याच्या पाठीभागे काय आहे त्याच्या पाठीभागे सत नावाचं तत्व अखंड आहे असं अनुसंधान ठेवणं याला साधनं म्हणतात अखंड अनुसंधान ठेवणं आणि त्या अनुसंधानात व्यवहार जसे करायचे असतात तसेच करणं त्याच्यात चुकूनही तवा खालणार नाही त्यालाच आपलं म्हणणार दुसऱ्याला आपलं म्हणणार नाही असं सगळं कप मध्ये कुठेही घोटाळा जावं नाही आता मुलांसारखं तुझं ते माझं आणि कारण सर्व जम आहे पद्धतीने व्यावहारिक सत्ता नावाची एक सत्ता आहे आणि व्यावहारिक सत्ता ही व्यावहारिक सत्तेसारखी चालली पाहिजे असं सर्व संतांचंही सांगणं आहे शास्त्रकारांचंही ते सांगणार आहे आणखी त्या ठिकाणी खोड आहे झाडाचं हे आधी ठाऊक असत तर त्या ठिकाणी काय दिसलं नसत राक्षस दिसलं नसतं त्या ठिकाणी खोड आहे हे आधीच ठाऊक असत तर राक्षस दिसला नसता बह्म आहे हे सर्वांना ठाऊक आहे पण ते ठाऊक आहे हे ठाऊक नसल्यामुळे आता ते शेवटचा मुद्दा आहे मी हो ब्रह्म आहे हे सर्वांना ठाऊक आहे पण मी ब्रह्म हे ठाऊक नसल्यामुळे त्याच्यावर ते देहाचा अभ्यास होतो आत्माचं ब्रह्म रूप आहे हे ठाऊक नसल्यामुळे ब्रह्मावर जगाचा अभ्यास होतो कोणत्या रूपाने आत्म्याचा रोल अनुभव आहे अहम रूपाने आत्म्याचा आपलं अस्तित्व आपण कधीही नाकारत नाही आणि जे अस्तित्व आहे अहम सतत स्फूर्ती आहे ते अहम अध्य आहे आणि त्या अहमच्या पाठीमागे ज्ञानरूप आत्म्याच अधिष्ठान सचित आनंद रूप आत्म्याचं अधिष्ठान त्याच्या अहमची जी साध आहे रोज चालू असणार अहम जे जे स्फोरण आहे सतत त्या अहमच्या स्फोरणामागे आत्मत अधिष्ठान रूपाने असत आणि एकदा ते अधिष्ठान रूपाने असणार आहे असा निर्णय झाला त्याचा अनुभव आला अध्यस्त जो है तो अद्यस्त अहम कसा हो तो अद्यस्त अहम अहंकार संतान सारा असु ना होध्यस्थ जो बंड मतलब अहम अतो तो तुम्हारा आमचासम फरक है संतान जीवन मुक्त अहम है तो मेलोड़ा कस असून नसल्याचा आणि आमचा जो अहम आहे तो नसून जबरदस्त प्रभाव टाकणार आहे वास्तविक अध्यस्थाला सत्ता किती आहे अध्यस्थाची किंमत किती पण अध्यस्थ असलेला जो अहंकार आहे तो अहंकाराचा प्रचंड बुंड आहे आणि अहंकाराचा अधिष्ठान जो अहम आहे त्याचा कुठेच पत्ता नाही सगळे दुःख जे आहे ती सगळी दुःख अहंकाराचा आहे जास्तीत जास्त दुःख जे अहंकाराचे असतात कशावरून गाढ झोपेमुळे तुमचा आमचा अहंकार लीन झालेला असतो आणि गाढ झोपेमध्ये तुमच्या आमच्या अहंकार लीन झाल्यामुळे गाड झोपेत अत्यंत आनंद मिळतो गाड झोपेत चार गोष्टी लीन होतात मन नाही बुद्धी नाही चिंता नाही आणि अहंकार अहंकार लीन झाल्याबरोबर सगळे दुःख लयाला जातात मग गणिती पद्धतीने असं म्हणता येईल कि ज्या क्षणी अहंकार जागा होतो त्या क्षणी सगळं दुःख आहे उलट करून घ्यायचं जेव्हा जेव्हा दुःख असतं तेव्हा तेव्हा अहंकार जागा असतो असा निर्णय केला मग गाळ झोपेत जर अहंकार लय गेल्यानंतर आपल्याला दुःख रहित अवस्था येते जागेपणाचा अहंकारलय केला तर काय होईल अशी अशी गणित आहे आणि अशी गणित बसून घेते म्हणून त्याचा विचारून अहंकार सांदी दे मग आस्थि जी वस्तू होईल किंवा या नवदेहाने संबंध बहुत पावले उत्तम बदे काय करुणी अहंता सांडणी आणि मग काय झाले अहंता सांडवणे स्वानंद सुखी झाले हे सगळ्या ज्या हव्या हे सगळ्या हव्या सगळ्या संतांच्या रचना अशा पद्धतशीरपणाने आम्ही अभ्यास केल्यानंतर त्यांचं जे आकलन आहे ते नुसतं वाचून त्यांचं आकलन होत नाही म्हणून अहम जो आहे डागा असणारा तो अध्यस्थ आहे आणि अहमच्या आतमध्ये आमच्या पाठीमागे आत्मा जो आहे तो अधिष्ठान आहे की जो सदरूप आहं चित्रूप आनंद रूप आहे आणि हा जो अहम आहे अहंकार झाला वाटत तो अहंकार जो अशांत होतो त्यावेळेला सदरूप चित्रूप आनंद रूप असल्याचा जो अहम आहे म्हणजे जो आत्मा आहे त्या आत्म्याचा मी या स्वरूपाने अनुभव की मी जसा आनंद रूप आहे तसा मी आनंद रूप अनुभव येतो तोपर्यंत असा अनुभव येण्याची शक्यता नाही म्हणून सगळं दुःख जे आहेत ते अहंकाराचे असतात एकदा आणि आम्हाला असं वाटत की अहंकार नसे अस्मिता पाहिजे काय पाहिजे अस्मिता पाहिजे बरोबर अस्मिता आणि अहंकारात फारक आहे थोडा लक्षात ठेवायचं अस्मिता हा पंचक्लेशातला एक क्लेश आहे आणि पंचक्लेशातला शब्द जातोय बुद्धीचे जे जा धर्म आहेत ते माझे धर्म आहेत असं वाटणं त्याला म्हणतात अस्मिता आता बुद्धीचे धर्म कोणते आहे कुठला धर्म आहे बुद्धीचा धर्म आहे क्रोध हा बुद्धीचा धर्म असताना तो आत्म्याचा धर्म आहे असं वाटणं याला काय म्हणायचं याला अस्मिता म्हणतात ती अस्मिता प्रकरण वेळ आहे आता इथे अहंकार जो आहे तो अहंकारापासून आमचं अडथ का अहंकारापासून नुकसान होतं अहंकार नुकसान होत अहंकारापासून अडथाचा निर्णय झाला ना क्या अहंकाराने सगळं दुखान होत आणि अहंकार नसेल काही आडत नाही अस एकदा निर्णय झाला तुकाराला मला म्हणतात भलं तरी देऊ नाठाळाचे आता अहंकारातून म्हणतात का अहंकाराचा लयातून म्हणतात <laughs> हा बरोबर सर्वात महत्वाची गोष्ट ती आहे सर्वात महत्वाची गोष्ट ती आहे आणि ही एकदा जर गोष्ट साध्य झाली अत्यंत सुखाचं जीवन झालं म्हणतात अत्यंत सुखरूप जीवन आपल्याला जात आहे आणि हे जे गोष्ट जो गो पण साध्य होत नाही तो पण अहंकाराचा बंड आहे तो पण अहंकाराचा बंड हे अखंड दुःखाला कारणीभूत असतात आणि अहंकार वयातून जे आम्ही जीवन जगू त्यामध्ये कोणतंही नुकसान न होता अहंकार म्हणजे नांगे टाकून राहणं असं नव्हे आता चांगला शब्द उपयोग करतो अनेक असतात सारखे आपले नांगे टाकलेली शिपूर घातलेली तर हे दोन शब्द आणले म्हणजे आधी छान पटत आपलं अखंड शेकूड घातलेला तो अहंकार लय झालेला असा त्याचा अर्थ नाही समर्थना काय म्हटलं पाहिजे होत काय म्हटलं पाहिजे शेकूड घालण्याचा आणि था काय संबंध आहे याचा विचार केला तर घातलेल्या शेकट्या उंच केले खाली घातलेल्या शेकट्या उंच करून घ्यायचं काम समर्थानी केले आणि अशा माणसाला अहंकार लयातून त्यांनी जर साधला असेल तर त्यांना जर साधता आला तर आम्हाला पण अहंकार वयाचा आणि कार्यक्षम असण्याचा काहीही संबंध नाही अहंकार वयाचा आणि आपापल्या आप कार्यक्षेत्रात यशस्वी होण्याचा काहीही संबंध नाही अहंकार वय होऊन सुद्धा आपल्या क्षेत्रात आम्हाला यशस्वी होता येतं हे ये आपला ये निर्णय असं ठरलं तर अहंकाराने फक्त दुःखाशिवाय काही वाटायला येत नाही हे आणि अहंकाराने दुःख होतो याचं कारण आहे अहंकाराने धुमसणारा माणूस कधीही सुखात असण्याची शक्यता धुबसणारा माणूस अशांत असतो जो अशांत असतो तो सुखी नसतो याचा सगळ्यांना पाठ झालेल्या गोष्टी अशांत सो तो सुखम जो अशांत असतो तो अखंड दुःख असतो जिथे शांती असते तिथे फक्त सुख असतं पण आम्ही अशांत असल्याशिवाय राहणार नाही विष्णू प्रतिज्ञा म्हणतात त्या अखंड ह्याना कारणाने अशांत राहू काही नाही तर मी पारमार्थिक आहे ह्या कारणांतरी अशांत राहणार सगळं जग काय वाटेल ते करतात आम्ही कसे असतो आम्ही घरावर आम्ही जातो त्याला जातो हे सगळे लेखाचे टी बघत असतात पेपर असतात नाही त्या असतात आणि आम्ही काय करत असतो हा नवीन अहंकार झालाय पूर्वीचे होतेच पूर्वीचे सगळे तसेच जसे आहेत एक नवीन एक अहंकार उठवून बसला ज्ञानेश्वर महाराज तसे प्रपंचाचे अंगावर आहे त्यात आणि बर्दगुरी संन्यास घेतल्यानंतर नवीन एकोष अंगावर घेतल्यासारखं होत हे जसं आहे तसंच मी पारमार्थिक आहे हा तरी अहंकार असं नाही म्हणून अहंकारात झुमसणारा मनुष्य अशांत असतो अशांत माणूस सुखी नसतो अध्यस्थ अहंकाराच्या आपलं जे अधिष्ठान आहे ते शांत असल्यामुळे जलाने ते शांत उपास उपनिषात सांगतो तज्ज तल्ल अशा तऱ्हेचे जग आहे आणि ते तज्ज आणि तल्ल जे आहे त्या आत्म्याची शांतपणाने उपासना ते शांत आहे अशी उपासना करावी आणि ते शांत आहे अशी उपासना केली की उपासच्या सारखा उपासक उपासच्या सारखा उपासक होतो आणि जर उपास्यासारखा उपासक झाला नाही तर समजायला हरकत नाही उपास्य कळलेलं नाही उपास्य शांत आणि उपासक अशांत अखंड खळ घडणार आहे उपास्य शांत आहे उपासक कुदृष्ट आहे समजा लागत नाही उपास्य करलेलं नाही आणि उपासने उपासनेच्या माध्यमातून उपासक उपास्याशी एकूप झालेत नाही असे सगळे निर्णय लागतात म्हणून अध्यास आहे अध्यास या पद्धतीने समजावून घेतलं म्हणा किंवा गळ्यात बांधून घेतलं म्हणा शब्द वापरायचा जग अध्य आहे ब्र शरीर अध्यस्थ आहे आत्मा अधिष्ठान आहे आणि मी दे असा मला अभ्यास होतो असे दोन हे कायमचे इथं बसून घेतले की आपल्या ब्रम्हूत्राच्या अभ्यासाला सुरुवात करते